श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय एक लक्ष्मण ने इंद्रजिता वध कियामक मानवान पावन करनी अमृतापेक्षा ही गोड़ है ती मनवाना जन्ममरणा फेरियात पार पड़ने रामक श्रवण ने, राम ने मानवा सर्व इंद्रिय तृप्त होता स्वर्गातील देव सुद्धा रामकथा ऐकण्याची इच्छा करतात सूर्य उगवतात इंद्रजीत आपले चतुरंग सैन्य घेऊन युद्धाला आला वानरानी त्याच्यावर शिळा आणि वृक्ष मारा केला इंद्रजिताने आपल्या रथात एक मायावी सीता तयार केली ती हुबैहूब सीतेसारखी तेजस्वी दिसत होती इंद्रजीत मारुतीला उद्देशून म्हणाला अरे वानरा इच का तुझी स्वामीनी सीता हिचर आमच्या राक्षस कुलावर साक्षात कृत्याहून जन्माला आली हिच्यामुळे आमचे अनेक भाऊ नातेवाईक व वा सेनापती नाश पावले हिला लंकेत आणून रावण महाराजांनी विनाकारण संकट ओढून घेतले हिच्यामुळेच लंकेचा नाश होण्याची वेळ आली मी हिला आत्ताच ठार मारून टाकतो असे म्हणून तलवार उपसून त्या मायावी सीतेचा तत्काळ वध केला इंद्रजेतेनं सीतेला ठार मारून निकुंभीला नगरीत तो येथील यज्ञ करण्यासाठी निघून गेला यज्ञातून तो अक्षय रथ काढणार होता तो रथ त्याला मिळाला असता तर या जगात याचा कोणीही पराभव केला नसता हनुमंत सरळ विचाराचा होता त्याला वाटले इंद्रजिताने खऱ्या सीतेचा वध केला तो अत्यंत शोक करू लागला मी आता रामाला कसे सांगू सीतेचा सा इंद्रजिताने वध केला आत्तापर्यंत मी माझ्याकडून प्रयत्न करून प्रभू रामचंद्राला सुखी करीत होतो दुःखातून सावरून उभा करत होतो आणि आता परत रामाला दुखात टाकण्याचा प्रसंग माझ्यावर येत आहे इतक्या दिवस रामपौरूंनी माझा गौरव केला तो फुकटत गेला मीच माझ्या तोंडाने सीतेचा मध झाल्याचे वृत्त प्रभूला कसे सांगू पण हे वृत्त तसेच ठेवणेही योग्य नाही असा विचार करून मारुती रामाजवळ आला खाली मान घालून अश्रू ढाळू लागला तो सांगू लागला प्रभू इंद्रजितेनं इंद्रजिताने सीतेचा वध केला ती बातमी ऐकून रामाचे डोळे आश्रणी भरून आले रामाचे सैन्य दुखाने व्याकुळ झाले ते पाहून लक्ष्मण म्हणाला प्रभो आपण शोक का करता आकार असलेल्या सर्व वस्तूंचा शेवट असतो आपण विवेकाने आणि विजय मिळवा कुलगुरू वशिष्ठाने अशीच शिकवण आपल्याला दिली आहे आपण अजित आणि अज आहात सीता ही आपलीच माया आहे ती आपण सोडून कशी जाईल सोन्याचे अथवा रत्नाचे चेस त्याला सोडून कोठे जाईल मी रावणाचा आणि त्याच्या साऱ्या परिवाराचा वध करतो देवांना रावणाच्या बंदिवासातून सोड येतो आणि लंकेच्या राज्यावर भीभीषणाला राज्याभिषेक करतो अशा प्रकारे लक्ष्मण रामाची समजूत करीत आहे इतक्या भीभीषण आनंदात परत आला आणि म्हणाला प्रभो आनंदाची बातमी आहे माझ्या दोन दूताने आत्ताच ती आणली आहे सीतामाई अशोकोनात सुखरूप इंद्रजिताने आपल्या राक्षसी विद्येने मायावी सीता निर्माण केली आणि त्या मायावी सीतेचा वध केला खरी सीता सुखरूप आहे भीभीषणाचे हे बोलणे ऐकून वानसंज्ञात पुन्हा विरश्री संचारली राम दुःखातून मुक्त झाला तो भीभीषणाला म्हणाला तुझे आमच्यावर किती उपकारायच रे क्षणोक्षणी तो आम्हाला सावरभ आहे भीभीषण म्हणाला प्रभो मी आणखी एक बातमी सांगतो इंद्रजीत पुन्हा निकुंभीला नगरीत एक भयानक यत्न करीत आहे इंद्रजिताचा हा यज्ञ पार पडला तर मात्र त्याला कोणीच आवरू शकणार नाही तिकडे अग्नीतून अर्धा रथ निघाला आहे जो बारा वर्षे निराहारी असेल आणि ब्रम्हचारी राहिला असेल त्याच्यास हातून इंद्रजीताचा वध होीभीषण असे म्हणताच रामाने लक्ष्मणाकडे पाहिले लक्ष्मणाला हृदयाशी रामाने त्याला कोणता मंत्र कोणत्या असल्याच्या वेळेस वापरावा ते व युद्ध समजावून घेऊन लक्ष्मणाच्या मस्तकावर हात ठेवला इंद्रजिताचा वध करून तो यशस्वी होती असा आशीर्वाद दिला लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर बसला बरोबर सारे वानर वीर भी निघाले भीभीषण निकुंबीला किल्ल्याचा मार्ग दाखवत होता हा किल्ला लंकेपेक्षा अनेक पटींनी मोठा होता भीभीषणाने सैन्याला आज्ञा दिली किल्ल्याच्या पलीकडे इंद्रजीत जो यज्ञ करीत आहे त्याचा प्रथम विध्वांस करा हनुमंत वगैरे वानर मोठमोठे पर्वत शिळा घेऊन इंद्रजीत ज्या विवरात यज्ञ करत होता त्या विवरात गेले रक्ताच्या पाण्याने स्नान करून रक्ताने भिजवलेली वस्त्रे नेसून पिंगत जटा असलेला इंग्रजीत रक्त मिश्रीत लायांनी यज्ञात आहुती देत होता अग्नीतून सूर्यासारखा तो तेजस्वी रथ अर्धोट बाहेर आला होता यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राक्षस बसवते त्या राक्षसाना मारुतीने यवसदनास पाठवले यज्ञात मारुतीने पर्वत शिगरे टाकून त्याचा विध्वंस केला अग्नी च पसरला ऋषभाने यज्ञपात्रे फोडून टाकली यज्ञाचा विध्वंस झालेला पाहून इंद्रजीत अत्यंत रागवला युद्धासाठी इंद्रजी तयार झाला आणि लक्ष्मणावर धावला तर लक्ष्मणाला म्हणाला अरे तू माझ्याशी युद्ध करणे म्हणजे हरणाने वाघावर धावून जाण्यासारखे आहे तू केवळ एक मानव तू काय माझे बाण सहन करणार लक्ष्मण म्हणाला उगाच वल्गना कशाला करतोस राखेने झाकलेला निखारा लहान दिसला तरी तो सारे अरण्य जाळू शकतो लहान दिसणारे वज्र पर्वताचा चुराडा करते जाऊ द्या बोलणे कशाला कर सुरुवात लक्ष्मण वेगवेगळी अस्त्रे इंद्रजितावर सोडू लागला लक्ष्मण निश्चलतेने इंद्रजितावर बाणांचा वर्चा करू लागला सगळे देव लक्ष्मणाचे श्रेय चिंतू लागले वानरही राक्षसावर तुटून पडले इंद्रजीत लक्ष्मणावर एक एक दिव्य बाण सोडू लागला लक्ष्मण सहजतेने ते बाण हवेतच तोडून टाकू लागला त्या दोघांचा एकमेकावर अस्त्रांचा पाऊस पडत होता पर्जन्यास्त्र वातास्त्र अग्निअस्त्र सागरास्त्र नागास्त्र अशी अनेक अस्त्रे ते दोघे एकमेकांवर सोडत होते लक्ष्मणाची धनुर्विद्या पाहून इंद्रजीत चकित चकित झाला त्यांनी पर्जन्यास्त्र सोडले सगळीकडे हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडू लागला लक्ष्मणाने वायू अस्त्र सोडले आणि पावसाला पळवून लावले त्या वाऱ्याने राक्षसैन्य उडून जाऊ लागले तेव्हा पर्वतास्त्र सोडले त्याने वाऱ्याला अडवले लक्ष्मणाने वज्रास्त्र सोडून पर्वताचे पीठ केले इंद्रजिताने वडवानलास्त्र सोडून अग्निउत्पन्न केला तर लक्ष्मणाने सागरास्त्र सोडून अग्निविजून टाकला इंद्रजिताने अगस्त्यास्त्र सोडून सागरास्त्र निरुपयोगी केले अशी दोघांची झटपट धट झटापट सुरू झाली अखेर इंद्रजिताने ब्रह्मास्त्र वापरले इंद्रजिताने पाच बाण धनुष्यावर लावले ते पाच बाण म्हणजे जणू विजाच आकाशातून बाहेर पडावं तसेच ते बाण लक्ष्मणाच्या छातीत घुसले पण लक्ष्मण म्हणजे शेसाचा अवतार होता म्हणूनच त्याने ते सहन केले लक्ष्मणाने नऊ बाण धनुष्यावर एकदम इंद्रजितावर सोडले ते नऊ बाण इंद्रजिताचे कपाळ फोडून पूर्णपणे आत रुतले कपाळातून रक्त फळाभळा वाहू लागले भिभीषणाने इंद्रजितावर गदा फेकली इंद्रजिताने बाणानेच गदा एकीकडे भिरकावली आणि भीभीषणाला पाच बाण मारून घाया केले ते पाहून जांबुवताने इंद्रजिताच्या रथावर उडी घेतली आताच्या एकाच तडाक्याने जांबुवताने इंद्रजिताचा रथ घोडे नष्ट केले इंद्रजीत रणांगणावर रणांगणा उभार युद्ध करू लगे सर्व वनर एकदम इंद्रजिता शिणा वृक्ष पर्वत पर्वतांची शिखरे भड़ीमार केन्द्रजीता ने सर्वे नाश किया अद्भुत युद्ध आकाशत होते इंद्रजीत मये ने पुनः मेघाड़ गेला बाणा जानरगण सोडू लगला मारूति ने लक्ष्मणाला हाथावर इंद्रजिताच्या उंचीपेक्षा हनुमंताने लक्ष्मणाची उंची वाढवली इंद्रजीत आणि लक्ष्मण यांचे भूमीवर युद्ध सुरू झाले लक्ष्मणाने राम स्मरण करून एक दैदिप्य बाण धनुष्यावर चढवला त्या बाणाने इंद्रजिताचा कंठ आणि हात तोडले ते हात भिरभिरत लंकेत जाऊन पडले शीर मात्र रणभूमीवर पडले ते ऋषिवाने वरच्यावर चेंडूप्रमाणे झेलून बरोबर घेतले साऱ्या देवांना अतिशय आनंद झाला इंद्र तर म्हणू लागला केवळ लक्ष्मणाची कृपा झाली म्हणूनच आज आनंद प्राप्त झाला वानरसेना लक्ष्मणाचा जय जयकार करू लागले विभीषण लक्ष्मणाची स्तुती करू लागला रणांगणात इंद्रजीत पड़तात, सर्व राक्षसैन्य सैरावैरा पडू लागले सुवेल पर्वताच्या पायशाशी राम बसून होते सुग्रीव रामाला धीर देत होता तोच वानर जयजयकार करीत असल्याचा आवाज ऐकू आला लक्ष्मण हनमताच्या खांद्यावर बसला होता इंद्रजीताचे विशाल शीर ऋषभ वानर झेलत झेलत चालला होता सगळे सैन्य सुवेल पर्वताच्या पायथ्याशी प्रभू रामचंद्राजवळ आले प्रभुला पाहताच लक्ष्मण हनुमंताच्या खांद्यावर खाली उतरला आणि त्याने रामाच्या पायावर डोके टेकले रामाने लक्ष्मणाच्या डोक्यावरून प्रेमभराने हात फिरवताच लक्ष्मणाचे युद्धाचे भ्रम नष्ट झाले आणि त्याला आनंदाचे भरते आले ऋषभ वानराच्या हातात शत्रूचे मस्त पाहून सर्वांना शाबासकी देत प्रभू म्हणाले ऋषभा हे मस्तक जो मागायला येईल त्याला द्यावे लागेल विधीपूर्वक ते सांभाळ सुषेण वैद्याकडून लक्ष्मणाचा देह पुन्हा दिव्य केला भीषणाने इंद्रजिताच्या वधाचा सारा वृत्तांत सांगितला प्रभो आता इंद्रजिताची पत्नी सुलोचना बहुधा नवऱ्याचे मस्तक मागायला जाईल असे वाटते अध्याय एकोणतीस समाप्त